अथ ोडशोध्याय भगवानुवाच अभय सत्व संशुद्धीर् ज्ञान योग व्यवस्थिती दानं दमश्च य स्वाध्यायस्तप आर्जवसा सत्यमक्रोधस्त्याग शापैशुन दयाभ भूते लोलुपतं तेज क्षमा धृते शौच अद्रोहो भगवान म्हणाले निर्भयता पूर्ण सात्विक वृत्ती ज्ञान व कर्मयोग या दोघांविषयी तत्परता दान इंद्रिय निग्रह यज्ञ स्वधर्माप्रमाणे आचार तप सरळपणा अहिंसा सत्य क्रोध नसणे त्याग शांती मनात दुष्टबुद्धी न बाळगणे प्राणीमात्रांविषयी दया निर्लोभता नम्रता वाईट कृत्यांची लाज वाटणे चाचल्याचा अभाव असणे तेजस्वीता क्षमा धैर्य शुचिरभूतपणा कोणाचाही द्रोह न करणे अभिमान नसणे हे सद्गुण हे अर्जुन दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या मनुष्यामध्ये असतात दंभो दर्पोभिमानश दर्प, क्रोध पारुष्यमेवाती हे अर्जुन आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्यांच्या अंगी दाभिकपणा दर्प अभिमान क्रोध निष्ठुरपणा आणि अज्ञान हे आढळून येतात दैवी संपद्मोक्षाय निबंधायसुरी मत माशुच्या संपदम दैवीसी पांडव दैवी संपत्ती मोक्षप्राप्तीला आणि आसुरी संपत्ती बंधनाला कारण होते असे मानले आहे हे अर्जुना तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस म्हणून तू शोक सोडून दे श्लोक सहावा दौ भूत सर्गौ लोकेस्मिन दैव आसुर एव हे अर्जुना या लोक दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात त्यातल्या दैवी प्रकाराचे वर्णन मी विस्ताराने सांगितले आता आसुरी प्रकाराचे वर्णन माझक ऐकून घे प्रवृत्तींच निवृत्ती च जनान विदुरासुरा शौचम ना नसत्येश विद्यते आसुरी स्वभावाच्या लोकांना प्रवृत्ती म्हणजे काय करावं आणि निवृत्ती म्हणजे काय करू नये हे समजत नाही त्यांच्या ठिकाणी शुचित्व सदाचार आणि सत्य हे सद्गुण असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरिश्वर अपरस्पर ते म्हणतात कि जग सत्याचा आधार नसलेले अस्तित्वच नसलेले ईश्वरित एकमेकांपासून न निर्माण झालेले कार्यकारण भाव नसलेले म्हणून इच्छा पूर्तीसाठी उत्पन्न झालेले आहे दुसरं कायभ्य नष्टात्मानोल्प बुद्धय प्रभवंत्युग्र करमाण क्षयाय जगतो या विचारसरणीला धरून हे आत्मज्ञान नसलेले कोत्या बुद्धीचे मोहात गृहितवा सदग्रहावर्तन ते सुरु कधीच पुऱ्या न होणाऱ्या हव्यासांचा आश्रय करून दांभिकता अहम उन्मत्तपणा यांनी पछाडलेले व अशुद्ध आचार विचार स्वीकारलेले असुरी वृत्तीचे लोक मोहामुळे भलतेच वेडेपणाचे बेत मनात योजून पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात श्लोक अकरावा चिंताम परिमेयांच प्रलयामुश्रिता कामोपभोग परमादिनिश्चिता आशापाशतैरबद्धा काम क्रोध परायणा चिंता आमरणांत वाहणारे कामे तृप्त करणे हाच पुरुषार्थ मानणारे आणि जगात प्राप्तव्य काय ते हेच अशी ठाम समजून झालेले शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध झालेले कामक्रोधाधीन झालेले असे ते आसुरी वृत्तीचे लोक आपल्या कामोपभोगांकरता अन्यायने द्रव्यसय करण्याची हावधर्त इदमद्यपस मनोरथम इदमस्ती मे भविष्य पुनर्धन असौ मया ह शुर्निष्येचा परानपे ईश्वरोहमह भोगी सिद्धम बलवान सुखी आढ्योभिजनवानस्मिन्योस्त ती सदृशो मया तो मनोरोध प्राप्त करून घेईन इतके द्रव्य माझ्या जवळ आहेच पुन्हा तेही धन माझेच होईल हा शत्रू मी आज लोळवला दुसरे शत्रू देखील ठार करीन मी सत्ताधीश मी सुखे भोगणारा मीच सिद्ध बलाढ्य व सुखी मी श्रीमंत व कुलवंत आहे माझ्या दुसरा माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन मी दान्य देईन मी चैन करीन अशा अज्ञानात मोहित झालेले श्लोक सोळावा अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृत प्रसक्ता काम भोगेशु पतंती नरकेशु नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रम पावलेले मोहाच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले आणि भोगात लंपट झालेले हे आसुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगल अशा नरकात पडतात आत्मसंभाविता स्तब्दा धनमानमदानविता यजंते नाम दंभेना विधीपूर्वक स्वताची बढाई मारणारे गर्वाने ताठरलेले संपत्ती व मान यांनी मदोन्मत्त झालेले असे हे आसुरी वृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणाने शास्त्रविधी सोडून केवळ नाममा यज्ञ करतात अहंकारं बलम दर्पं कामं क्रोधंच संश्रिता मामात्मपर देहेशु प्रविषंतोभ्यसूयका अहंकार शक्तीचा गर्व उन्मत्तपणा विषयवासना आणि कोपिष्टपणा या दुर्गुणांनी भरलेले मत्सरी स्वभावाचे ते लोक आपल्या व इतरांच्या देहात वास करणाऱ्या माझा म्हणजे परमेश्वराचा द्वेष करणारे व निंदक असे होतात तानहम द्विशत क्रूरन संसारे शुनरा धमन क्षिपाम्यजसरम अशुफ नाेश्व त्या ईश्वरद्रोही क्रूर कर्मकी ने भयंकर आसुरीम योनी मापन्ना मुा जन्मनी जन्मनी माम प्राप्य काउेय ततो यांत्यध माम गतीम हे कोणती याप्रमाणे आसुरी कोटीला प्राप्त झालेले ते मूर्ख लोक जन्मजनि माझे प्राप्ती कधीच न होता अखेर जातात। श्लोक एकविसाव त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशन आत्मन काम क्रोधस्तथा लोभ तस्माद तजेद काम क्रोध व लोभ असे हे तीन प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहे आणि म्हणून या तिघांचाही त्याग करावा एतर विमुक्त कौंतय तमोद्वार स्त्री भीर नर आचार त्यात्मन श्रेयस ततोय अतिपराम गतीं हे कुंती पुत्र या तीन नरकद्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण ज्या असेल ते आचरण करतो व त्यामुळे तो श्रेष्ठ गतीला जातो यास्त्रविधी मुसृज्य वर्तते कामकारत न सिद्धीम वापनोते न सुखम न पराम गतीम जो मनुष्य शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतो त्याला सिद्धी सुख किंवा उत्तम गती हे प्राप्त होत नाहीत तस्मात शास्त्रमाणम ते कार्यकार्यव्यवस्थित ज्ञावा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमी हार हसी म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच आधारभूत प्रमाण मानले पाहिजे या लोकी शास्त्रामध्ये काय विहित आहे हे जाणून कर्म करणे तुला योग्य आहे हरिओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे योगो नाम षोडशोध्याय